ांड सर्ग एकशे चारावा महाबल संपन्न राजा ज्या कामा करता मी आलो आहे ते ऐक महाबलवंता पितामह्रम्हदेवानी मला पाठवले शत्रुनाशका तुझ्या पूर्वीच्या अवस्थेत मी तुझा पुत्र आहे वीरा मी मायेच्या पोटी जन्माला आलेला सर्व नाशककार आहे लोकपती प्रभू भगवान पितामहाने सांगितले कि सौम्या लोकांचे संरक्षण करण्याकरता म्हणून तुझ्याशी ठराव केलेला होता पूर्वी लोकांचा मायेने उपसम्हार करून स्वतः तू महासागरात पाण्यात शयन केले असताना अनंत नागाला दोन महाबलवान सत्वे मधु आणि कैत निर्माण केलीस त्यांच्याच हाडांच्या ढिगाने भरून ही पर्वतयुक्त मेदीने जन्म पावली सूर्यासारखे दिव्य कमल आपल्या नाभीत उत्पन्न केलेस आणि मलाही उत्पन्न करून तू प्रजापतीचे सारे काम माझ्यावर सोपवलीस तो मी माझ्यावर भार टाकल्यावर तुझी जगतपतीची उपासना करून तूच मला तेज देणार असल्यामुळे मी तुला म्हंटले की घाल शक... तेव्हा त्या ते दुर्धर्ष सनातन अवस्थेतून भूतामध्ये रक्षण शक्ती घालणारा तो तू विष्णुत्व पावलास तू अदितीच्या पोटी वीरवान पुत्र झालास आणि आपल्या भ्रात्यांची वीरशक्ती वाढवलीस ज्या ज्या वेळी कार्य निर्माण त्या त्यावेळी त्यांचे सहाय्य करण्याकरता तू आहेस जगातील श्रेष्ठ पुरुषा तो तू प्रजांचा विनाश होत होता म्हणून रावणाचा वध करण्याच्या इच्छेने अकरा सहस्त्र वर्षे मानव लोकात वास करण्याचा ठराव तूच स्वतः पूर्वी केलेला होतास तो तू मनोमय पुत्र होऊन पूर्ण आयुष्य येथे मानुष लोकात काढलीस नरवर श्रेष्ठा आता परतण्याचा काळ येऊन ठेपलाय महाराजा आणखी अधिक का प्रजेची सेवा करावी अशी तुझी इच्छा असेल तर तू राहा तुझे भले हो असे पितामहामा तुझी देवलोप पाक्रांत करण्याची इच्छा असेल तर तू विष्णू आल्याने देव सनात होऊन निश्चिंत व्हावे कालाच्या तोंडून पितामहाने सांगितलेला निरोप ऐकून राम हसून सर्व संहारक का म्हणाला देवेश्वरांचे अत्यंत अद्भुत वचन ऐकून आणि तुझे आगमन झाल्यामुळे माझ्या मनात आनंदच उत्पन्न झाला तिन्ही लोकांचे कार्य करण्याकरताच तर माझा जन्म तुझे भले हो मी जिकडुन आले तिकडे जाईन माझ्या हृदयात असलेला तू आला आहेस यात विचार करण्याची आवश्यकताच नाही कारण सर्व संहारक काळा माझ्या आधीन राहून वाघणाऱ्या देवांच्या सर्व कृत्यात मी राहणे अवश्य आहे असेच पितामहानी सांगितले उत्तरकांडाचा एकशे चारावा सर्ग समाप्त